देवीदास असे जर असेल तर शास्त्राच्या कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कुठल्या उपायां निम्न अधिकाऱ्यांना उच्च गती प्राप्त होऊ शकते लाही मनुष्यांच्या तांसिक शास्त्रामध्ये राजसिक मनुष्यांची राजसिक शास्त्रामध्ये तथा सात्विक मनुष्यांची सात्विक शास्त्रामध्ये स्वाभाविक श्रद्धा असते श्रद्धेनुसार त्यांचा विश्वास सुद्धा असतो श्रद्धेसोबत आपल्या अधिकारासारखे कर्म करता करता साधुसंघाच्या बळाने उच्च अधिकार निर्माण होतो उच्च अधिकार निर्माण होताच त्यांचा स्वभाव पुन्हा उच्च होतो आणि तद्नुरूप शास्त्रात त्यांची श्रद्धा निर्माण होते शास्त्रकार लोक अ अभ्रांत पंडित होते त्यांनी शास्त्रांची रचना अशा प्रकारे केली आहे की आपल्या अधिकारनिष्ठेनेच हळूहळू उच्च अधिकार स्वयं उत्पन्न होऊन जातो म्हणून वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या अवस्था दिल्या गेल्या आहेत शास्त्रीय श्रद्धा समस्त मंगलांचे मूळ आहे श्रीमद भगवत श्रीमद समस्त शास्त्रांचे मीमांसा शास्त्र आहे त्यात हा सिद्धांत सुस्पष्ट आहे देविदास मी लहानपणापासून अनेक शास्त्रांचे अध्ययन केले आहे परंतु आपल्या कृपेने मला एक अपूर्व तत्वाची उपलब्ध झाली आहे लाहीडी महाशय भ भाग, श्रीमद भागवतात लिहिले आहे की अणुभेश बृहद्वेष शास्त्रभ्य कुशलो नर सर्वत सार माद्य द्यात पुष्पेभ्य एवढपदम बेटा मी तुला नास्तिक म्हणत होतो आता मी कुणाचीही निंदा करीत नाही कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या अधिकारानुसार निष्ठा प्राप्त होते सगळे आपल्या आपल्या अधिकारानुसार कार्य करीत असतात वेळ झाल्या वेळ आल्यावर ते हळूहळू उन्नत होतील तुम्ही तर्कशास्त्र आणि कर्मशास्त्राचे पंडित आहात म्हणून अधिकारानुसार बोललेलेच बोललेल्या गोष्टींकरिता तुझा काहीच दोष नाही देविदास आत्तापर्यंत माझी अशी धारणा होती की वैष्णव संप्रदायात पंडितच नाहीत वैष्णव लोक केवळ शास्त्राचा एक अंश मात्र बघून केवळ त्याच गोष्टीचा हट्ट बसतात आज आपण जे काही सांगितले त्यामुळे माझी ही धारणा बिलकुल दूर झाली आहे आणि आता मला विश्वास आहे की वैष्णवात सारग्राही लोकसुद्धा आहेत काय आपण आजकाल कुणा कुणा महात्म्याकडे शास्त्र अध्ययन करीत आहात लाहिडी बेटा आता तू मला कट्टर वैष्णव किंवा जे तुला वाटेल ते म्हण माझे गुरुदेव या दुसऱ्या झोपडीत भजन करीत आहेत त्यांनी ते जे समस्त शास्त्रांचे सार मला सांगितले आहे तेच मी तुला सांगितले तू जर त्यांच्या चरणी आश्रय घेऊन काही शिकवण प्राप्त करू इच्छितो आहेस तर भक्तिभावाने त्यांच्याकडे जाऊन जिज्ञासा कर चल मी तुझा त्यांच्याशी परिचय करून देतो असे म्हणत लाहिडी महाशय देवीदास विद्यारत्नला श्री वैष्णवदासांच्या कुटीत घेऊन गेले आणि परिचय करून देऊन देविदासांना तिथेच बाबाजींकडे सोडून पुन्हा आपल्या कुटीत परतून हरिणाम करू लागले वैष्णवदास बेटा तुझे शिक्षण किती झाले देविदास न्यायशास्त्राच्या मुक्तिपाद आणि सिद्धांत कुसुमांजली अभ्यास केला आहे सर्व ग्रंथांचा वैष्णवदास म्हणजे तू शास्त्रात बरेच परिश्रम घेतले आहे मुक्तीही या मुक्तीकरिता सर्वदा प्रयत्नरत राहणे उचित आहे मी आपल्या धर्माच्या निष्ठेने याच मुक्तीचा शोध घेत आहे वैष्णवदास हो मी देखील त्यावेळी याच ग्रंथांना वाचून तुझ्यासारखा का मुक्तीची कामना करीत असे देविदास मग काय आता आपण मुक्तीची कामना करणे सोडून दिली आहे का वैष्णवदास बेटा मुक्ती म्हणजे काय जरा सांग बघू देविदास न्यायशास्त्रानुसार जीव आणि ब्रह्मतत्वात नित्यभेद आहे म्हणून न्यायमतानुसार अत्यंतिकी दुःखाची निवृत्ती कशी होऊ शकते स्पष्ट नाही वेदांत मतानुसार अभेद ब्रह्मतत्वाच्या अनुसंधानास अर्थात जीवाला ब्रह्मासोबत ऐक्य भाव प्राप्त होण्यास मुक्ती म्हणतात हेच एक प्रकारे स्पष्ट होते वैष्णवदास बेटा मी 15 वर्षे वर्षेपर्यंत शंकर संप्रदायाच्या वेदांत ग्रंथांचा अभ्यास करीत कित्येक वर्ष संन्यासी राहिलो मुक्ती खूपसे प्रयत्न केले शंकरमताच्या चारही महावाक्यांचे अवलंबन करीत खूप दिवस निधी ध्याना सुद्धा करीत राहिलो नंतर त्या पदास अ वाचिन समजून त्याचा परित्याग केला देवीदास आपण त्या सवाचीन का समजले वैष्णवदास अनुभवी पुरुष आपली परिख्षा, आपली परीक्षा दुसऱ्या दुसरे, दुसरे त्यांना समजू शक कसे शकतील देवीदासाने पाहिले की वैष्णवदास महापंडित सरळ आणि महाविज्ञ आहेत देविदासांचा वेदांताचा अभ्यास नव्हता ते मनातल्या मनात विचार करू लागले की जर हे कृपा करतील तर माझा वेदांताचा अभ्यास होऊ शकेल असा विचार करून ते म्हणाले काय मी वेदांताचा अभ्यास करण्या यो योग्य आहे वैष्णवदास संस्कृत भाषेचा जसा तुझा अधिकार आहे त्यावरून तुला शिक्षक प्राप्त झाले आहे तर तू शिक्षक प्राप्त झाले तर तू आणच वेदांताचा अभ्यास करू करू शकशील देवीदास जर आपण कृपा करून शिकवाल तर मी शिकेन वैष्णवदास एक गोष्ट आहे मी अकिंचन वैष्णवदास आहे परमहस बाबाजींनी मजवर कृपा करून मला हरिणाम जपावयास सांगितले आहे तेच करीत असतो वेळ थोडा आहेस खास करून जगद्गुरू श्री रूपगोस्वामींनी वैष्णवांना शंकराचार्यांचे शारीरिक भाष्य शिकवण्यास व ऐकण्यास मनाई केली आहे हे जाणून मी शंकर भाष्य वाचतही नाही आणि शिकवतही नाही तरी तरीसुद्धा जीवलोकाचे आदिगुरू श्री सचिनंदन यांनी श्री वेदांत वेदांतसूत्राचे जे भाष्य ऐकविले ते आजसुद्धा अनेक वैष्णवांकडे हस्तलिखित पुस्तकाच्या रूपात हस्तलिखित पुस्तकाच्या स्वरूपात वर्तमान आहे ते जर तुला वाचवायची इच्छा असेल ते जर तुला वाचायची इच्छा असेल तर ते उतरवून घेऊन त्याची प्रत घेऊन जा मी तुझी मदत करू शकेन तू कांचनपल्लीचे निवासी श्रीमद कवी कर्णपूर पुस्तक मागवू शकतो हस्तिखित पुस्तक मागवू शकतो देवीदास मी प्रयत्न करेन आपण वेदांताचे महापंडित आहात आपण मला सरळतापूर्वक खरेखरे सांगा कि वैष्णव भाष्य वाचून वेदांताचा यथार्थ अर्थ मी प्राप्त करू शकेन का वैष्णवदास मी शंकर भाष्य वाचले आहे आणि शिकवले देखील आहे भाष्य आधी कित्येक भाष्य वाचली आहेत परंतु गोपीनाथ आचार्यद्वारा दिलेली महाप्रभूंची सूत्रार्थ व्याख्या ज्या गोडीय वैष्णव लोक वाचतात त्यापेक्षा आणखीन काही श्रेष्ठ मी पाहिलेले नाही भगवद्कृत सू सूत्रार्थात सु, कोणताही मत्वाद नाही उपनिषदांच्या वचनांनी ज्या सर्व अर्थांचा संग्रह केला जाऊ शकतो ते सर्व योग्य रीतीने या व्याख्येत समाविष्ट आहेत या सूत्रव्याख्येत जर कुणी व्यवस्थित ग्रंथन करेल तर त्यांच्यासमोर अन्य कुठलेही भाष्य विद्वानांच्या सभेत आदर प्राप्त करू शकणार नाही हे ऐकून देविदास विद्यारत्न खूप प्रसन्न झाले आणि श्रद्धापूर्वक वैष्णवदास बाबाजींस प्रणाम करून आपल्या वडिलांच्या कुटीत परतले आणि वैष्णवदास बाबाजींसोबत जो वार्तालाप झाला तो संक्षेपात ऐकविला लाहडी महाशयांनी प्रसन्न होऊन म्हंटले देवी तू खूप काही लीले लिहिले वाचले आहे परंतु जीवाचे यथार्थ कल्याण कसे होते आता ते शोधण्याचा प्रयत्न कर देवीदास बाबा मी एक मी एक खूप मोठी आशा घेऊन येथून आपल्याला परत नेण्याकरिता आलो आहे कृपा करून आपण एकदा घरी आल्याने सगळेच कृथार्थ होतील विशेषत आई आपल्या दर्शनाकरिता उत्सुक आहे लाहीडी मी वैष्णव चरणी आश्रय ग्रहण केला आहे आणि प्रतिज्ञा केली आहे की विरोधी घरात मी आता कधीच प्रवेश करणार नाही तुम्ही आधी वैष्णव बना मग मला घरी परतण्या देवीदास बाबा हे आपण कसे बोलू शकता आपल्या घरी नित्यभगवंताची सेवापूजा होते आम्ही हरिणामाचा अनादर करीत नाही अतिथी आणि वैष्णवांचा आदर सत्कार करतो तरीसुद्धा आम्ही वैष्णव नाही का लाहीडी यद्यपि वैष्णवांची क्रिया आणि तुमच्या क्रियेत बरेच साम्य आहे दोघांच्याही क्रियेत भेद नाही तथापि तुम्ही वैष्णव नाहीत देवीदास तेव्हा मग काय केल्याने आम्ही वैष्णव होऊ लाहिडी नैमित्तिक भावांचा परित्याग करून नित्य धर्माचे आचरण केल्यानेच वैष्णव बनले जाऊ शकते देविदास माझी एक शंका आहे आपण त्याचे नीट निरसन करण्याची कृपा करावी माझी शंका अशी आहे की वैष्णव लोक जे श्रवण कीर्तन स्मरण पादसेवा अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नवधा भक्तीचा अंगाचे आचरण करतात त्यात प्रचूर जडमिश्र कर्म आहे है, कर्म आहेत मग त्यांना सुद्धा नैमितिक ना का नाही म्हणायचे याविषयी मला काहीसा पक्षपात दिसतो श्री श्रीमूर्तीची सेवा उपवास जड पदार्थाद्वारे पूजा हे सगळे प्रकारे मग हे कशा प्रकारे नित्य असू शकते तू हे सगळे नीट ध्यानात घे मनुष्य दोन प्रकारचे असतात एही क, या लोकाशी संबंध ठेवणारे आणि परमार्थिक परलोकाशी संबंध ठेवणारे एहीक मनुष्य एहिक मनुष्य, मनुष्य लौकिक सुखा लौकिक मान आणि लौकिक उन्नतीचा शोधात असतात परमार्थिक मनुष्य तीन प्रकारचे असतात ईशाणुगत ज्ञाननिष्ठ आणि सिद्ध कर्म सिद्धकामी सिद्धकामी कर्मकांडांच्या फळात आसक्त असतात हे लोक आपल्या कर्मेंद्रियाद्वारे कर्मेंद्रिय कर्माद्वारे हे लोक आपल्या कर्माद्वारे अलौकिक फळे प्राप्त करू इच्छितात याग यज्ञ आणि योग हेच त्या अलौकिक फळास प्राप्त करण्याचे उपाय आहेत त्यांच्या मते ईश्वरास तर मानले जाते परंतु तो ईश्वर कर्माच्या आधी असतो वैज्ञानिक याच श्रेणी अंतर्गत मोडतात ज्ञाननिष्ठ मनुष्य ज्ञानचर्चेद्वारे आपले ब्रह्मत्व उदय करण्याचा प्रयत्न करतात ईश्वर कुणी राहो न राहो हे लोक साधनेकरिता एका ईश्वराची कल्पना करतात आणि त्या कल्प काल्पनिक ईश्वराची भक्ती करता करता क्रमशः ज्ञानाचे फळ ब्रह्मत्वाची प्राप्ती करण्याची आशा बाळगतात ज्ञानाचे फळ प्राप्त झाल्यावर उपाय कालिन काल्पनिक ईश्वराची आता काहीच आवश्यकता राहत नाही त्या लोकांची ईश्वर भक्ती सुद्धा ज्ञानरूपात बदलून जाते या मतात ईश्वर आणि ईश्वर दोहोंना अनित्य मानले जाते ईशाणुगत मनुष्य तृतीय श्रेणीच्या परमार्थिक मनुष्यांतर्गत येतात तेच यथार्थत परमार्थाचा शोध लावतात त्यांच्या मतानुसार ईश्वर एक आहे ते अनादे व अनंत आहेत ते आपल्या शक्तीद्वारे जीव आणि जडाची सृष्टी करतात जीव त्यांचे दास आहेत मुक्तीनंतर ते ईश्वराचे दास्यकाळ ईश्वराच्या अणुगत राहणेच जीवाचा नित्य धर्म आहे जीव स्वबळावर काहीच करू शकत नाही कर्माद्वारे जीव कुठलेच नित्यफळ प्राप्त करू शकत नाही ईश्वराची श्रद्धापूर्वक सेवा केल्याने त्यांच्या कृपेने जीवाची सर्वार्थ सिद्धी होते सिद्धिकामी मनुष्य कर्मकांडी आणि ज्ञाननिष्ठ मनुष्य ज्ञानकांडी असतात केवळ ईशानुगत मनुष्यच ईश्वरभक्त असतात ज्ञानकांडी आणि कर्मकांडी स्वतःच परमार्थिक माणून अहंकार प्रकाश करतात वास्तविक ते लोक परमार्थिक नाहीत एकही आहेत म्हणून नैमित्तिक आहेत या लोकांची सगळी धर्मचर्चा नैमित्तिक असते शैव शाक्त गाणपत्य आणि सौर हे लोक ज्ञानकांडाचे आधी नसतात हे लोक ज्या श्रवण आणि कीर्तन आदी भक्तीचे अंगाचे आचरण करतात ते केवळ मुक्ती आणि अंतत अभेद ब्रह्माच्या प्राप्तीचे आशेने केले जाते ज्यांना श्रवण आणि कीर्तन आधीतून भुक्तीची मुक्तीची आशा नसते ते उपयुक्त मूर्तीमध्ये विष्णूसेवा करतात भगवंताची श्री मूर्ती चिन्मय आणि शक्तीसंपन्न असते उपास्य जर भगवान मानले नाही तर ती उपासना एक अनित्य वस्तूची उपासना होते बेटा तुमची परमार्थिक नाही कारण भगवंताची नित्यमूर्ती स्वीकारीत नाहीत म्हणून तुम्ही ईशाणुगत ना नाहीत आशा करतो की आता तुम्ही नित्य आणि नैमितिक या दोन्ही उपासनांचा फरक समजू शकाल देवीदास हो जर भगवत विग्रहास नित्य मानले नाही आणि विग्रहांचे अर्चन केले तर त्यामुळे नित्यवस्तूची आराधना होऊ शकत नाही अनित्य अनित्यवस्तूच्या उपासनेने नित्य नित्यतत्वाची उपासना होत नाही काय लाहिडी अस असल्याने सुद्धा तुमच्या उपासनेस असे असल्यानेसुद्धा तुमच्या उपासनेस नित्यधर्म म्हणता येणार नाही वैष्णवधर्माच्या नित्यविग्रहाचे अडचण आधी हेच नित्यधर्म आहे देवीदास ज्या मू श्रीमूर्तीची पूजा केली जाते ती जर मनुष्याद्वारे बनवली जाते मग ती नित्यमूर्ती कशी काय नित्यमूर्ती कशी काय असू शकते लाहिडी वैष्णवांद्वारे पूजित मूर्ती तशी मूर्ती नसते भगवान ब्रह्मतत्वाप्रमाणे निर्विकारण आहेत ते सच्चिदानंद घण विग्रह आणि सर्व आहेत तोच सच्चिदानंद विग्रह तोच सच्चिदानंद घन विग्रह वा श्रीमूर्ती पूजनीय आहे ती श्रीमूर्ती प्रथम जीवाच्या चित विभागात प्रतिभूत होऊन मनात उदित होते मनाद्वारे निर्मित तीच होते इसे दर्शन, दर्शन करतात त्याबरोबर या श्रीमूर्तीची एकात्मता एकात्मता साधते एकात्मता साधते परंतु ज्ञानी लोक ज्या श्रीमूर्तीची पूजा करतात ती मूर्ती तशी नसते या लोकांच्या मते कुणा कुण्या भौतिक पदार्थात ब्रह्माची कल्पना केली जाते या या मूर्ती त्या लोकांच्या साधना अवस्थेतच उपयोगी असतात नंतर ते केवळ एक केवळ मात्र एक पार्थिव वस्तूशिवाय अन्य काहीच नसते आता तू या दोन मतांच्या मूर्ती तथा त्यांच्या अर्चनादी फरकांवर विचार कर गुरुदेवांच्या कृपेने जेव्हा वैष्णव दीक्षा प्राप्त होते तेव्हा दोन्ही फळांना पाहिल्यानंतर हा भेद यथोचित समजला जाऊ शकतो देविदास आता मी पाहतो आहे की वैष्णवात केवळ अंधविश्वासच नाही तर ते अत्यंत सूक्ष्मदर्शी देखील आहेत श्रीमूर्तीच्या उपासने तथा पार्थिव वस्तू ईश्वराची कल्पना करून त्याची अणित्य पूजा यात खूप फरक आहे याविषयी काही दिवस विवेचना करीन पिताजी आज माझी एक खूप मोठी शंका दूर झाली आता मी जोर देऊन सांगू शकतो की ज्ञानीची उपासना ही केवळ ईश्वरास धोका देण्यासाठी आहे अच्छा मी याविषयी आपल्या श्रीचरणी पुन्हा निवेदन करीन असे म्हणून देवी विद्यारत्न आणि शंभू आपापल्या निवासस्थानी परतले नंतर संध्याकाळी नंतर संध्याकाळी परतले खरे पण वार्तालाप करण्यास वेळच मिळाला नाही त्यावेळी सगळेजण हरिणाम संकीर्तनात मस्त झाले होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परमहंस बाबाजींच्या मंडपात सगळे लोक बसले होते देवी विद्यारत्न आणि शंभू दोघेही लाहीडी महाराजांच्या जवळ बसले होते त्याच त्याचवेळी ब्राह्मण पुष्कर्णीचे एक काजीसाहेब उपस्थित झाले काजीसाहेबांना पाहून वैष्णव मंडळी त्यांच्या सन्मानास्थ उभी राहिली काजीसाहेब सुद्धा अत्यंत आनंदपूर्वक वैष्णवांची अभर्जना करून मंडपात बसले परमहंस बाबाजी म्हणाले आपण धन्य आहात कारण आपण श्री महाप्रभूंच्या कृपापात्रजींचे वंशज आहात आमच्यावर कृपा करा काजीसाहेब म्हणाले श्री महाप्रभूंच्या दयेने आम्ही वैष्णवांचे सुद्धा दयापात्र झालो आहोत गौरांगच आमचे प्राणपती आहेत त्यांना दंडवत प्रणाम केल्याशिवाय आम्ही काही काम करीतच नाही लाहिडी माशय फारशी भाषेचे चांगले विद्वान आहेत त्यांनी कुराण शरीफमधले तीसही सेफर वाचले आहेत सुफींच्याही अनेक ग्रंथाचे अध्ययन केले आहे त्यांनी काजेसाहेबांना विचारले तुमच्या मते मुक्ती कशाच म्हणतात काजेसाहेब म्हणाले आपण ज्यांना जीव म्हणता त्यांना आम्ही रुह म्हणतो हा रूह दोन अवस्थांत असतो अर्थात रूहे मुजरदी आणि रूहे तरकीबी त्यास आपण चित म्हणता ज्यास आपण चित म्हणतात त्यास आम्ही मुजरर्द म्हणतो ज्यास आपण अचित म्हणता त्यास आम्ही जिस्म म्हणतो मुजरर देश आणि कालाधीत असतो जिस्म देश आणि काळाच्या अधीन असतो तर रुहू अर्थ अथवा बद्धजीव वासनाम आणि मुलतफ तरकिबी रुहू अथवा बद्ध जीव वासनामण आणि मलफुत अर्थात अज्ञानाने परिपूर्ण असतो मुजरदी रुहू या सगळ्यांपेक्षा शुद्ध आणि वेगळा असतो आलम विशाल नावाची जी चिन्मय भूमी आहे तेथे मुजरुह राहू शकतो इश्क अर्थात प्रेमास क्रमशः वाढवित वाढवित रुह शुद्ध होऊन जातो पैगंबर साहिबास खुदा ज्या स्थानी घेऊन जातात तेथे एक जिस्मन असतो परंतु तेथेसुद्धा बंदा अर्थात दास आहे आणि ईश्वर अर्थात खुदा प्रभू आहेत म्हणूनच बंदा आणि खुदाचा संबंध नित्य असतो शुद्ध भावाने या संबंधाचे असणेच मुक्ती आहे कुराण तथा सुद्धा ग्रंथात या सिद्धांताचे वर्णन केलेले आहे परंतु सगळेच त्यांना समजू शकत नाही गौरांग प्रभूंनी कृपा करून चांद काजी महाशयांना या गोष्टींचा उपदेश दिला होता तेव्हापासून आम्ही शुद्ध भक्त झालो आहोत लाहिडी कुराणाचे मूळ काय आहे काजी कुराणात ज्या बहिस्त बहिस्तचे वर्णन केले जाते बिहितचे वर्णन केले जाते त्यात कुठल्याही प्रकारच्या इबादतीची गोष्ट नाही हे ठीक असले तरी तेथे जीवनच इबादत आहे खुदाचे दर्शन करून लोक तिथे मोठ्या सुखात मग्न राहतात हीच गोष्ट गौरांगदेवांनी सांगितली लाहिणी कुराणात खुदाची काही मूर्ती मानली गेलीये काय काजी कुराणाचे म्हणणे आहे की खुदाची मूर्ती नाही परंतु श्री गौरांगदेवांनी चांदकाजींना सांगितले की कुराणात केवळ जिस्मानी मूर्तीस निषेध आहे शुद्ध मुजरहर्दी मूर्तीचा निषेध नाही त्या प्रेममयी मूर्तीस पैगंबर साहेबांनी आपल्या अधिकारानुरूप पाहिले होते त्यात अन्यान्य रसांचे भाव लपलेले आहेत लाहिडी याविषयी सुफींचे मत काय आहे काजी ते अणहलक अर्थात मीच खुदा आहे या सिद्धांतास मानतात तुम्हा लोकांचा अद्वैतवाद आणि मुसलमानांचे असो वाफ, अ, असो वाफ ए, मत एकच आहे लाडी आपण सुफी आहात का काजी नाही आम्ही शुद्ध भक्त आहोत गौरांग आमचे प्राण आहेत अशा प्रकारे बराच वेळ गप्पा होत होत्या मग काजीसाहेब वैष्णवांचा सन्मान करून परत निघून गेले त्यानंतर हरिसंघ कीर्तन होऊन सभा संपली पाचवा अध्याय समाप्त